स्कंध आठवा अध्याय सहावा पर्वतांचा विस्तार श्री नारायण मुनी नारदाला म्हणाले नारदा अरुण पावल्याचे मी तुला सांगितले पूर्व दिशेकडून वाहत आहे ती नदी अत्यंत सुवासिक आहे तिच्या सर्व बाजूंनी दहा योजनेपर्यंत हा सुगंध पसरलेला आहे भवानी आणि तिच्या प्रमाणेच इतर देवता आणि यक्षगंधर्व यांच्या स्त्रिया त्या उदकाचे सेवन करतात त्यामुळे त्यांची अंगकांती ही सतेज होऊन त्यांच्या देहालाही सुगंध प्राप्त होतो मुळे हा सुगंध फार दूरवर पसरला जातो आणि सर्व भाग होऊन जातो ही नदी अत्यंत उंच परदेशावरून खाली पडते त्यामुळे तिचे विभाग होतात हत्तीच्या आकाराच्या बिया ज्यामध्ये आहेत अशा जम्बू फलांच्या रसातून जम्बू नावाची आणखी एक नदी उगम पावते ती मेरू नावाच्या मंदारापासून भूमीवर पडते तेथून ती इला वृत्ताच्या जाते। जम्बू फलांचे नित्य सेवन केल्यामुळे देवी अत्यंत संतुष्ट होते जम्बू फलांच्या भक्षणामुळे तिला जम्बादिनी असे नवीन नाव प्राप्त झाले आहे तेथे वास्तव्य करणारी ती देवी देव नाग ऋषी राक्षस इत्यादी लोकांना पूज्य झाली आहे सर्वांना मान्य झाली आहे ती देवी सर्व भूतांवर दया करते तसे पापी जनाचे पापहरण करते तिचे नुस्ते स्मरण करताच सर्व रोग नष्ट होतात ती देवी विघ्नांचा विध्वंस करते त्यामुळे स्वर्गात राहणाऱ्या आदराला ती देवी प्राप्त झाली आहे त्या देवीला सर्वजण शरण जातात असे शास्त्र सांगते तिचे नेत्र कोकिलाप्रमाणे असल्याने तिला कोकिलाक्षी म्हणतात ती कामकलेत अत्यंत पूर्ण असल्याने कामकला तसेच ती साक्षात कारुण्यमूर्ती आहे म्हणून पूर्ण करते म्हणून ती पूजिता तिचे शरीर कठीण असल्यामुळे तिला कठोर निग्रहा तसेच ती देवांना मान्य असल्याने तिला नाकी मान्या, ती प्रकाशदायीनी असल्यामुळे तिला गभस्तीनी आणि धन्या नावानी सर्व लोक तिचे स्तवन करीत असतात ही नावे घेऊन ते तिचे स्मरण करीत असतात जम्बू नदीच्या दोन्ही तीरांवर मृतिका पसरलेली आहे वायू आणि सूर्य यांच्या संयोगामुळे त्या मृत्तिकेचे सुवर्ण होत असते त्या सुवर्णापासून विद्याधर देव वगैरे सर्वजण आपापल्या स्त्रियांसाठी सुवर्णालंकार बनवतात अनेक तऱ्हेची शोभायमान भूषणे तयार करतात जांबू नदी सुवर्ण हे देवानी निर्माण केलेले आहे सर्व देव स्त्रियांच्या सहवासाने काम पीडित होतात आणि नंतर ते स्त्रियांना सुखी करण्यासाठी सुवर्णकार बनवतात त्या सुवर्णापासून मुकुट कटीसूत्र केयूर इत्यादी अलंकार घडवले जातात सुपार्श्व नावाच्या पर्वतावर अत्यंत प्रचंड वृक्ष असून त्यांना महाकदंश म्हणतात त्या वृक्षांच्या ढोलीतून या सुपार्श्व पर्वतावर ज्या धारा पडतात त्यातील पाच धारा भूलोकावर गेल्या आहेत त्या मधाप्रमाणे असून इला वृत्ताच्या पश्चिम दिशेला वाहत गेल्या आहेत देवही त्या मधाचा यथेच उपभोग घेतात त्या पंचधारांपासून उत्पन्न होणारा सुगंध त्या नदीच्या सर्व बाजूला आहे वायूमुळे आजूबाजूचा सर्व प्रदेश सुगंधमय होऊन गेला आहे धारेश्वरी महादेवी भक्तांचे कार्य पूर्ण करणारी सर्व देवांना पूज्य असलेली अत्यंत उत्साहपूर्ण कालरूपा महानना म्हणजे तिचे वदन प्रचंड आहे अशी देवी उपासना केल्याने कामना पूर्ण करणारी कांतार ग्रहणेश्वरी करालदेहा म्हणजे तिचा देह अकराळ विक्राळ आहे म्हणून हे नाव प्राप्त झाले आहे कालांगी कामकोटी प्रवर्तिनी इत्यादी नावांच्या देवींची आराधना करतात सुरेश्वरी अत्यंत पूज्य असून प्रसिद्ध आहे नारदा कुमुद नावाचा पर्वत सुंदर आहे हे मी तुला सांगितलेच आहे सा कुमुद पर्वतावर शातबल नावाचा प्रचंड वटवृक्ष आहे त्याच्या स्कंध भागापासून कुमुद पर्वताच्या शीर्षावर अधोमुख होऊन पाच नद पडत असतात ते सर्व नद इष्टकामना पूर्ण करतात तसेस ते दूध दही मध तूप गुळ अन्न आणि निरनिराळी वस्त्रे शय्या आसन आभरणे यांच्यामुळे परिपूर्ण झालेले आहेत ते इला वृत्ताच्या उत्तर दिशेला वाहत असून ठिकाणी करतात तिचे केस काळेभर असून तिचे मुख अजस्त्र आणि भयावह आहे तिने काळी वस्त्रे परिधान केली आहेत स्वर्गात नित्य वास्तव्य करणाऱ्या देवांना ती इष्टफल प्राप्त करून देते आणि सर्वांना योग्य वर देते ती अतिमान्यवर असून अतिशय पूजनीय आहे तिचे चालणे मत्त हत्ती प्रमाणे असून ती मदनाची पीडा निर्माण करते ती मानप्रिया तसेच मानाविषयी अंतकरणात प्रीती असलेली म्हणून मानप्रियांतरा मदनाचा वेग धारण करणारी मदन मदनास उन्नत करणारी तिला उन्मत्ता मयुरामुळे अधिक शोभा प्राप्त झालेली शेडाननाची जन्मभूमी इत्यादी नावानी ती प्रसिद्ध आहे म्हणून त्या माशाच्या आकाराचे नेत्र असलेल्या देवी मीनाक्षीला नेहमी प्रणाम करावा तिची सेवा जग किंवा स्मरण करणाऱ्यांना ती मानसन्मान प्राप्त करून देते आणि ईश्वरही प्राप्त करून देते म्हणून ती देवी वंदनीय आहे हे नारदा याविषयी संशय नाही ज्यांना त्या पाच नद्यांचे जल प्राशन करण्याची संधी प्राप्त झाली आहे त्यांना जरा प्राप्त होत नाही त्यांच्या देहावर सुरकुत्या पडत नाहीत किंवा वृद्धत्वाचे कोणतेही दुष्टलक्षण त्यांच्या देहावर दृगोचरित होत नाही याचा अर्थ असा की तिची आराधना करणाऱ्यांना कधीही वार्धक्य प्राप्त होत नाही अशा पुरुषांना त्यांनी त्या ते देवीची भक्ती केल्यामुळे थकवा अथवा घाम येत नाही शिवाय दुर्गंधी जरा रोग मरण भ्रम शीत उष्ण वाद इत्यादी विकारांमुळे प्राप्त होणारा निस्तेजपणा विविध प्रकारचे मुखरोग आपत्ती या कधीही प्राप्त होत नाही त्यांना जन्मभर सुखच मिळते अशा प्रकारचे त्या मीनाक्षी देवीची उपासना करणाऱ्याला श्रेष्ठपद प्राप्त होते त्यांना मोक्ष मिळतो अशी त्या देवीची फार माहिती आहे आता हे नारदा त्यापुढे जे पर्वत आहेत त्यांची रचना कशी आहे हे मी तुला सांगतो सुमेरूचे वेगवेगळे वीस पर्वत असून ते सुवर्णमय या नावाने ओळखले जातात कमलातील केशर जसे सभवार असतात तसेच हे वीसही पर्वत मेरूच्या पायथ्याशी असून सभवार उभे आहेत मेरू पर्वताच्या सर्व दिशेस हे पर्वत पसरलेले आहेत आता त्यांची नावे सांगतो हे नारदा नीट ऐकून घे कुरंग कुरग कुसुंभ त्रिकुट शिशिर पतंग रुचक निषध शंख वैदुर्य अरुधि हंस वृषभ नाग कारंजर अ पर्वत मी तुला कथन के लिए अध्याय